अध्याय 212 बारावा अशुद्ध कर्माचा त्याग व निष्काम कर्माचा स्वीकार भीष्म म्हणाले ज्याप्रमाणे कर्मनिष्ठांना प्रवृत्ती मार्गरूपी धर्म इष्ट असतो व म्हणूनच तो त्यांनी स्वीकारलेला असतो त्याप्रमाणेच ज्ञाननिष्ठ हे ज्ञानावाचून दुसऱ्या कशाचाही अंगीकार करीत नाही कारण त्यांना ज्ञानावाचून दुसरे काही आवडतच नाही अगोदर वेद वेते पुरुष दुर्मिळ असतात आणि त्यातूनही वेदोक्त अग्निहोत्रादी करणे अथवा याचे आचरण करणारे लोक थोडे असतात स्वर्ग व मोक्ष या दोहोंचे जे मार्ग त्यापैकी अत्यंत प्रशस्त असा जो मोक्ष मार्ग त्याचीच इच्छा बुद्धिमान लोक करतात प्रवृत्ती मार्गाचे सुद्धा अवलंबन सज्जनाने केले आहे म्हणूनच ते निंद आहे असे म्हणता येत नाही तथापि ज्या योगाने मोक्ष होते असा एक निवृत्ती मार्गच आहे या निवृत्ती मार्गाचे अवलंबन न केल्यामुळे रजोगुण व तमगुण यापासून उत्पन्न होणाऱ्या क्रोध लोभाधिकांचा जीवाला संबंध जडतो आणि मोहामुळे तो सर्व विषयांचा उपभोग घेऊ लागतो यास्तव शरीराचा योग नष्ट व्हावा अशी इच्छा सेल, तर अशुद्ध अशा प्रवृत्ती से अवलंबन करू नए फलत्यागपूर्वक कर्मे कर योगाने सदगति से द्वार खुले हो क्याणमय अशा लोका प्राप्ति होती ज्याप्रमा सोने आठवले तरी लोखंडा भेसल अंतकरण अशुद्ध असले म्हणजे त्यात ज्ञानाचा प्रकाश पडत नाही काम व क्रोध यांच्या तावडीत सापडून धर्ममार्गाचे अतिक्रमण करून लोभामुळे अधर्माचे आचरण करणारा मनुष्य समूळ नाश पावतो म्हणूनच शब्दाधिक विषयांचे ठिकाणी अतिशय प्रेम ठेवू नये क्रोध हर्ष व विषाद ही त्रिगुणांची तीन कार्य आहेत तथापि त्यांची पासून ही उत्पत्ती होते सत्व रज आणि तम या गुणांचे व पंचमहाभूतांचे कार्य असलेला जो देह हो। त्यामध्ये हर्ष क्रोध अथवा विषाद यापैकी कोणाची उत्पत्ती झाली तर त्याबद्दल दोष तरी कोणाला द्यावयाचा अथवा स्तुती तरी कोणाची करावयाची किंवा कोणाला काय बोलाव्याचे अर्थात त्याचा दोष कोणालाही लावता येणार नाही कारण हर्षाधिक उत्पन्न होणे हा सत्वादी गुणांचा स्वभावच आहे मूर्ख लोक स्पर्श रूप रस इत्यादी विषयांचे ठिकाणी आसक्त होतात व त्यामुळे ज्ञान न होऊन शरीर हे पृथ्व्यादी महाभूतांचे कार्य आहे हे त्यांना कळून येत नाही ज्याप्रमाणे मृत्यिकेने बांधलेले ग्रह राखाव्याचे असेल तर त्याला मातीनेच लिंपावे लागते त्याप्रमाणे पृथ्वीपासून निर्माण झालेले हे शरीर राखावयाचे असेल तर पार्थिव अशा अन्नादिकांचे सेवन केलेच पाहिजे मध तेल दूध, तूप, माउस, मीठ गुळ अनेक प्रकारची धान्ये फळे मुळे ही सर्व जलयुक्त अशा मृत्तिकेची म्हणजे पृथ्वीची कार्य आहेत ज्याप्रमाणे अरण्यात वास करणाऱ्या लोकांना मिष्टान्न्न भक्षणाविषयी उत्कंठा नसते त्याप्रमाणेच मुमुक्षु पुरुषालाही मिष्टान्न भक्षणाविषयीचे प्रेम नसावे त्याने मिष्ट नसला तरीही जो मिळेल तो आहार शरीर यात्रा चालेल इतक्याच बेताचा गावातून आणून करावा मुमुक्षूप्रमाणेच संसाररूपी अरण्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या व वा म्हणूनच सांसारिक श्रम करण्याविषयी तत्पर तत्पर असणाऱ्या गृहस्थानेही रोगी औषध घेतो क्या क्षुधे की निवृत्ति आणि शरीर यात्रा चाल इतके अन्न भक्षण करावे ममुक्षु और गृहस्थाश्रमी या उभतान सत्य शुचरभूतपना सरलता वैराग्य अध्ययनादिजन्यज मनोजया विषयी शौर्य धैर्य विचारशक्ति क्षमा चंगलेट या विषयी का विचार आणि ज्ञान ही संपादन करून विषयमय असे आपल्या सभोवती असणारे जे सर्व पदार्थ याविषयी सूक्ष्म विचार करावा आणि शांतीची इच्छा असेल तर अंतःकरण उदार करून सर्व इंद्रियांचा निग्रह करावा सत्व रज तम या गुणांच्या योगाने मोहित होऊन अज्ञानी बनल्याने प्राणी चक्राप्रमाणे संसारामध्ये सारखे फिरत राहतात अज्ञानजन्य दोषांचे सूक्ष्मपणे परीक्षण करावे आणि अज्ञानजन्य दुःख व अहंकार यांचा त्याग करावा महाभूते इंद्रिये, सत्वादी गुण किम बहुना ईश्वरासह सर्व त्रैलोक्य ही अहंकारावरच अवलंबून आहेत ज्याप्रमाणे काल हा भूमीवर त्या त्यावेळी त्या त्या ऋतूतील कार्य घडवून आणतो त्याचप्रमाणे अहंकार हाही त्या प्राण्याचे ठिकाणी त्या त्या निरनिराळ्या कर्माविषयींची प्रवृत्ती उत्पन्न करतो तमगुण हा पापजनक असून अज्ञानाचा जनक वो मोह उत्पन्न करणार आहे आणि सत्ता हे प्रीतीचे व रजगुण हे दुखाचे उत्पत्ती स्थान असते याप्रमाणे या तीन गुणांची ही सामान्य स्वरूपे आहेत आता सत्व रज तम यांचे विशेष गुण सांगतो ऐक प्रसन्नता आनंदा योगाने ने होकरणा की तृप्ति संशया अभाव धैर्य व स्मृति है सत्वा विशिष्ट गुण होत तसेज काम क्रोध प्रमाद लोभ मोह भीति और ग्लानी हे रजोगुणा विशिष्ट धर्म है विषाद शोक निकृष्ट वस्तूं ठाई प्रेम मानीपणा गर्व वो सज्जनत्वाचा अभाव हे तमाचे विशेष गुण होत हे आणि इतर दोष यापैकी अधिक कोण आणि कमी कोण याचा सूक्ष्मपणे विचार करावा आणि आपल्या शरीरामध्ये प्रत्येक गुण पूर्व दिवशी किती होता आणि आज किती आहे हे पहावे युधिष्ठिर म्हणाला पूर्वकालच्या ममुक्षु लोकांनी मनाच्या योगाने कोणत्या दोषांचा त्याग केला आहे अर्थात को युगा सोडताजे तसेच को मुमुक्ष बुद्धि योगाने शिथिल के लिए अर्थात बुद्धि योगा दोषा की कार्योत्ति नष्ट करता कोष्ट्री पुन जड़ता को घड़ता को कार्य करू शकत नहीं आणि ज्ञानी मनुष्याने हेतुदृष्ट्या कोणत्या दोषांच्या बलाबलाचा विचार केला पाहिजे पितामह मला हा असा संशय उत्पन्न झाला आहे तरी आता आपण मला त्याविषयी सांगा भीष्म म्हणाले दोष हे आपल्या मूलभूत अशा अज्ञानासह उच्छिन्न करून सोडले म्हणजे आत्मा शुद्ध होतो व पुनश्च त्याला दोष संसर्ग घडत नाही ज्याप्रमाणे लोखंडापासूनच उत्पन्न झालेली शस्त्रे लोखंडापासून उत्पन्न झालेल्या निगडाला तोडून टाकतात व धार नष्ट झाल्यामुळे स्वतःही नष्ट अर्थात निरुपयोगी होतात त्याप्रमाणेच ध्यानाच्या योगाने सुसंस्कृत झालेली बुद्धी अनादि अशा दोषांचा नाश करून स्वतही नष्ट होते रजोगुण तमोगुण आणि शुद्ध सत्वगुण हेच प्राण्याला देह प्राप्त होण्याचे कारण आहेत यापैकी रज व तम यांचा संपर्क नसलेला जो शुद्ध सत्वगुण तोच ब्रह्मप्राप्तीचे साधन आहे यास्तव विचारी पुरुषाने रजोगुणाचा आणि तमोगुणाचा त्याग करावं व ज्याला रजाचा अथवा तमाचा संपर्क नाही अशा सत्वगुणाचेच अवलंबन करावे यज्ञादि कर्मे ही अंतःकरणाच्या जयासाठी सांगितले आहेत तथापि त्यांनाही सांख्य प्रभूती काही लोक पशिहिंसा वगैरे दोषांमुळे पाप असे समजतात त्यांच्या मते हिंसे नाही अशा जपादिक उपायांचे अंतकरण शुद्धीसाठी अवलंबन करावे असे आहे तथापि यज्ञाधिकर्मे हीच वैरोग्योत्पत्तीला कारण असून शमदामाधिक जे शुद्ध धर्म यांचेही परिपालन यज्ञाधी धर्माच्याच योगाने घडते रजोगुणाच्या योगाने मनुष्य अधर्मयुक्त अशी कार्य करतो व विशेषेकरून द्रव्य प्राप्ती संबंधीचीच कार्य करून नाना प्रकारच्या विषयांचेच उपभोग घेतो तमोगुणाच्या योगाने तो लोभयुक्त अशी कार्य करतो व वो क्रोधजन्य गोष्टीचे अवलंबन करून निरंतर हिंसा प्रवृत्ती कर्मामध्ये आसक्त होऊन राहतो तमोगुणयुक्त असलेल्या पुरुषाला निद्रा व तंध्रा म्हणजे झापड ही असतात जो मनुष्य सत्वनिष्ठ असून सात्विक व म्हणूनच निर्दोष अशा पदार्थांचे सेवन करतो त्याच्या ठिकाणी श्रद्धा आणि विद्या ही वास्तव्य करता वो तो निर्दोष बनून ज्ञानसंपन्न होतो ओम तत्स